अध्याय दोनशे वा, ब्राह्मणांचे कर्तव्य व्यास म्हणाले भूतसमुदाय हा ज्याचा उपाधी आहे व म्हणूनच त्याचे ठिकाणी ज्याची योजना आहे त्या आत्मतत्वाचे मी तुला कथन केले आता ब्राह्मणांचे कर्तव्य काय हे तुला सांगतो ऐक ब्राह्मणांनी जातकर्मप्रभूती कर्मे दक्षिणाप्रदानपूर्वक झाली पाहिजेत पुढे त्याने वेदपारंगत अशा आचार्याजवळ त्याची सेवा करीत राहून सर्व वेदांचे अध्ययन करावे नंतर गुरुदक्षिणा देऊन गुरुच्या ऋणाची फेड करावी आणि यज्ञासंबंधाने ज्ञान संपादन करून समावर्तन करावे त्याने गुरुची अनुज्ञा घेऊन चार आश्रमापैकी एका आश्रमामध्ये यथाशास्त्र आचरण करीत आमरण राहावे त्याने पाहिजे तर स्त्रीचा स्वीकार करून प्रजोत्पत्ती करावी वाटेल तर वनामध्ये गुरुच्या सान्निध्यास राहून नैष्ठिक ब्रह्मचर्याचे आचरण करावे अथवा संन्यासधर्माने वागावे गृहस्थाश्रमी पुरुष हा या सर्व धर्माचे मूळ आहे कारण गृहस्थाश्रमामध्ये बाह्येंद्रियांचा निग्रह होतो आणि अंतःकरण पवित्र होऊन त्यातील दोष जीर्ण होतात यामुळे इतर कोणत्याही आश्रमामध्ये सिद्धी मिळवण्यास तो पात्र होतो ब्राह्मणाने प्रजोत्पत्ती वेदाध्ययन आणि यज्ञयाग ही कर्मे करून पितर ऋषी व देव यांच्या ऋणातून मुक्त भावे आणि कर्माच्या आचरणाने पवित्रता संपादन करून इतर आश्रमांचा अर्थात वानप्रस्थ किंवा संन्यास या आश्रमांचा स्वीकार करावा गृहस्थाश्रमी पुरुषाने जे स्थान पृथ्वीवर पवित्रतम असेल तेथे वास्तव्य करावे आणि त्या ठिकाणी प्रमाणभूत आचरणाने उत्कृष्ट कीर्ती संपादन करण्याचा प्रयत्न करावा विपुल तपश्चर्या केल्याने विद्येमध्ये पारंगत झाल्याने यज्ञयाग केल्याने आणि दार्णधर्म केल्याने ब्राह्मणाची कीर्ती वृद्धिंगत होते आणि जोपर्यंत या लोकामध्ये त्याची कीर्ती विद्यमान असते तोपर्यंत त्याला पुण्याने प्राप्त होणाऱ्या अविनाशी अशा स्वर्गादी लोकांची प्राप्ती होते ब्राह्मणाने अध्ययन करावे अध्यापन करावे यज्ञ करावे दुसऱ्याकडून यज्ञ करवावे, प्रतिग्रह करावा आणि दान द्यावे मात्र निष्कारण दान अथवा प्रतिग्रहही करू नये ज्याच्याकडून यज्ञ करावाचा असेल त्याचकडून शिष्याकडून अथवा कन्येकडून विपुल घेऊन त्या योगा ने याग योग दान करावी एकट्या के भोजन करू नये गृहस्थाश्रमा वास्तव्य करना पुरुषाला देव ऋषि पितर गुरु प्रतिग्रह करने अ पवित्र अ गोष्ट नहीं वृद्ध रोगपीड़ित क्षुधाक्रांत गुप्तरिने रहने शत्रुनी पीड़ि होतकरू लोग आपल्या शक्ती शक्तीप्रमाणे अथवा शक्तीचा अतिक्रम करूनही द्रव्य प्रदान करावे आणि आपल्या कर्मजन्य पुण्याचाही अंश त्यांना अर्पण करावा कारण योग्य व सत्पात्र पुरुषांना अदेय असे काहीच नाही सत्पुरुषांना इंद्राचा उच्चैश्रवा नवाचा अश्व जरी हवा असला तरी आणून दिला पाहिजे महाव्रतनिष्ठ सत्यसंध ब्राह्मणांचे सांवत्वन केले आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे आपले प्राण देऊन त्यांचे प्राण वाचवले या यामुळे त्याला स्वर्गप्राप्ती झाली सांकृत्य रजतीदेव यानेही महात्मा वसिष्ठांना शीत आणि उष्ण जल अर्पण केले यामुळे तो स्वर्गपृष्ठावर पूज्य होऊन राहिलं आहे अत्रिकुलोत्पन्न इंद्रदमन याने सत्पात्र पुरुषाला विपुल द्रव्य अर्पण केले यामुळे त्या संपन्न राजाला अविनाशी अशा लोकाची प्राप्ती झाली उचिनर कुलोत्पन्न शिबी याने ब्राह्मणासाठी आपले अवयव आणि प्रिय असलेला औरस पुत्र याचे दान केले त्यामुळे तो स्वर्गलोकी गेला काशीराजा प्रतरदन याने ब्राह्मणाला आपले नेत्र दिले त्यामुळे त्याची इहपरलोकी निरपत्र कीर्ती झाली आहे आठ काड्यांचे व मोठ्या घाटाचे असे सुवर्णमय दिव्य छत्र ब्राह्मणाला अर्पण केल्यामुळे देवावृद्ध राजा आपल्या राष्ट्रासह स्वर्गलोकी गेला महातेजस्वी अत्रिकुलोत्पन्न सांकृती याने शिष्यांना निर्गुण ब्रह्माचा उपदेश केला यामुळे त्याला अत्यंत उत्कृष्ट अशा लोकांची प्राप्ती झाली प्रतापशाली राजा अंबरीश याने ब्राह्मणाला अखक्रा अर्जुन गाई, गाई दिल्या यामुळे तो आपल्या राष्ट्र सहवर्तमान स्वर्गलोकी गेला ब्राह्मणासाठी सावित्रीने दिव्य कुंडले आणि जन्मेजयाने आपले शरीर अर्पण केले या यामुळे त्या उभयतांना उत्तम लोकांची प्राप्ती झाली वृषाधर्वी राजाने सर्व प्रकारची रत्ने ब्राह्मणाला अर्पण केली आणि युवनाश्वर राजाने आपल्या प्रिय स्त्रिया आणि रम्य मंदिर यांचे दान केले यामुळे त्यांना स्वर्गलोकाची प्राप्ती झाली विदेह देशाधिपती निमी याने आपले राष्ट्र ब्राह्मणांना अर्पण केले परशुरामाने ब्राह्मणांना पृथ्वी दिली गयराजाने जीवर, जीवर मोठमोठी शहरे आहेत अशी विशाल भूमी ब्राह्मणांना दिली आणि सर्व प्राणी निर्माण करण्याचे सामर्थ्य असणाऱ्या वशिष्ठांनी आवर्षण पडले असता प्रजेचे संस्क, संरक्षण करणाऱ्या ब्रह्मदेवाप्रमाणे सर्व प्राण्यांचे प्राण वाचविले करंधमाचा पुत्र महात्मा मरुत याने अंगिरस मुलीला आपली कन्या दिली त्यामुळे तो शीघ्र स्वर्गास गेला पांचाल पांचालकुलोत्पन्न अत्यंत बुद्धिमान राजा ब्रह्मदत्त याने ब्राह्मणश्रेष्ठांना शं, शंख संज्ञक द्रव्यनिधी अर्पण केला यामुळे त्याला सद्गती मिळाली राजा मित्रसह याने महात्म्या वसिष्ठाला मदयंती नामक आपली प्रियस्त्री अर्पण केली यामुळे तो तिच्यासह स्वर्गास गेला महाकीर्तिसंपन्न राजर्षी सहस्रजित याने ब्राह्मणांसाठी आपल्या अत्यंत प्रिय अशा प्राणांचा त्याग केला यामुळे त्याला अतिशय उत्कृष्ट अशा लोकांची प्राप्ती झाली पृथ्वीपती शतध्युन्न याने सर्व अभिष्ट वस्तूंनी परिपूर्ण असे सुवर्णमय मंदिर मुद्गल नामक ब्राह्मणाला अर्पण केले यामुळे तो स्वर्गास गेला शाल्व देशाधिपती प्रतापशाली राजा द्युतिमान याने रुचिकमुनीला राज्य अर्पण केल्यामुळे त्याला अत्यंत उत्कृष्ट अशा लोकांची प्राप्ती झाली प्रभुत्वसंपन्न राजर्षी पा, लोमपाद याने ऋष्यशृंगाला आपली कन्या शांता अर्पण केली यामुळे त्याला विपुल अशा सर्व अभीष्ट वस्तूंची प्राप्ती झाली राजर्षी बदरी बद, मदिराश्व आपली सुंदर कन्या हिरण्यहस्ताला अर्पण केली त्यामुळे तो देवांच्याही प्रशंसेनेस पात्र झाला आणि त्या लोकांमध्ये गेला महा तेजस्वी राजा प्रसेनजित यांनी ब्राह्मणांना एक लक्ष सवत्स धेनू अर्पण केल्या यामुळे त्याला अत्यंत उत्कृष्ट अशा लोकांची प्राप्ती झाली याप्रमाणे दुसरेही आणखी पुष्कळ जितेंद्रीय महात्मे सत्पुरुष दान व यांच्याच आचरणाने स्वर्गास गेले आहे याप्रमाणे दान यज्ञ व प्रजोत्पादन यांच्या योगेच ज्यांना स्वर्गप्राप्ती झाली आहे त्या ह्या पुरुषांची कीर्ती पृथ्वी आहे तोपर्यंत राहील ओम तत्स